पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले जडणघडण कराड ते पेटनाका हा प्रवास आम्ही सर्विस मोटारने केलावत येथे उतरलो नेहमीच्या रस्त्याने ने बेळाशीपर्यंत जाणे आम्हाला शक्य नव्हते तेव्हा पेठपासून बेळाशी हा प्रवास आम्हाला मधल्या करावा लागणार होता आम्ही कोण आहोत आणि कुठे जालो आहोत याची माहिती कुणालाही द्यायची नव्हती पण त्या भागातल्या काही कार्यकर्त्यांची नावे व त्यांना विश्वास पटेल असा परवलीचा शब्द आमच्याजवळ दिला गेला होता या सर्व शिदोरीवर आमची बिळाशीची यात्रा आम्ही करणार होतो पेट पासून मधल्या आड रस्त्याने चार दोन डोंगर ओलांडून बिळाशीला पोहोचायचे होते त्याप्रमाणे आम्ही आमचा प्रवास सुरु केला मधल्या वाटेने निदान तीस पस्तीस मैलांचा हा प्रवास होता मला चालण्याची सवय चांगली होती रघुआांना तर एकदम तगडा तरुण आमच्या जोडीमध्ये ज्येष्ठ म्हणून तेच वरिष्ठ होते या दोन माणसांच्या सेनेचे ते सेनापती होते मी सैनिक होतो ते सांगतील त्याप्रमाणे मी वागायचे असे आमचे ठरले होते आम्ही पेटून सकाळी अकरा वाजता निघालो पण संध्याकाळी वाटेत एका ठिकाणी मुक्काम करायची ठरले दिलेल्या माहितीप्रमाणे ओळखीच्या माणसाची गाठ घेतली व आमची निवासाची व्यवस्था झाली खाण्यासाठी आमच्याजवळ आमचे साहित्य ठेवले होते त्यामुळे आम्हाला कुणाजवळ काही मागावे लागले नाही दुसऱ्या दिवशी पहाडेच उठून लवकर प्रवासाला सुरुवात केली आणि दिवसभर डोंगराचा चढउतार करत करत संध्याकाळच्या सुमारास बिळाशीच्या जवळ डोंगराच्या अलीकडल्या बाजूला असलेले मंगरूळ म्हणून गाव आहे त्या गावाच्या सीमेपाशी आलो अजून दिवस मावळायचा होता म्हणून काही काळ रस्त्याच्या पायवाट्याच्या बाजूला असलेल्या एका शेतात बसून वेळ काढला अंधार पडल्यानंतर मंगळूळ गावात प्रवेश केला आम्हाला दिलेल्या सूचनेप्रमाणे तेथील श्री देशपांडे नावाच्या जमीनदाराच्या घरी आम्हाला जायचे होते दिवे लागणी झाल्यानंतर आम्ही चौकशी करत देशपांड्यांच्या घराकडे निघालो परंतु जास्त चौकशी करणे धोक्याचे होते गाव लहानसे देशपांड्यांचा वाडा तसा ओळखण्यासारखा मोठा होता आम्ही त्यांच्या दाराशी पोहचलो रघुअणांनी त्या दारावर टकटक करून आवाज दिला बराच वेळ काही उत्तर येईना त्यामुळे आम्हाला थांबावे लागले पुन्हा आवाज केला तेव्हा दरवाजापाशी येऊन कोणीतरी आतून विचारले कोण आहे रघुअण्णा त्यांना दिला होता तो खुण्याचा शब्द उच्चारला आणि आम्ही सातारून आलो आहोत असे सांगितले तो खुणेचा शब्द ओळखून सावकाशिने दरवाजा उघडला गेला आणि मंद जाणारा कंदील हातात धरून उभे राहिलेले देशपांडे यांचे दर्शन आम्हाला झाले आम्ही दोघेही त्यांना नौकेच होतो त्यांनी कंदील वर करून आमचे चेहरे न्याहाळले आणि त्यांची खात्री पडली की आम्ही कोणी पोलिसांचे लोक नाही त्यांच्या चेहऱ्यावर हसू जमून आले त्यांनी मोठ्या प्रेमाने आत या म्हणून सांगितले आम्ही दिवसभर असे थकून गेलो होतो की त्यामुळे हे स्वागत मोठे उत्तेजनकारक वाटले वाड्याच्या उसरे जाऊन बसलो देशपांडे यांनी आमची व्यवस्था फार उत्तम ठेवली त्यांच्या चालिरीतीप्रमाणे त्यांनी आम्हाला हातपाय धुवायला गरम पाणी आणून दिले आणि सांगितले तुम्ही थोडं पडा थोड्या वेळाने बोलत बसू आमी अर्धा एक तास विश्रांती घेतली आणि नंतर देशपांडे यांनी आम्ही कोण कशासाठी व का आलो याची हकीकत सांगितली त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली आणि आम्हाला सांगितले तुम्ही एक रात्र थांबा काय करायचं ते मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेन रात्री जेवणानंतर दिवसभराच्या तकव्यामुळे आम्हाला गाठ झोप लागली सकाळच्या प्रवारी उठल्यानंतर देशपांडे आम्हाला सांगितले आज दिवसभर अधूनमधून या भागातील प्रमुख कार्यकर्ते एकटे दुकटे येऊन तुम्हाला भेटून जातील तुम्ही त्यांना धीर द्या चळवळीतील सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागे आहे असं त्यांना आश्वासन द्या निदान दहावीच गावची माणसं तुम्हाला भेटून जातील सायंकाळी मात्र येथून मुक्काम हलवा मंगूरचा डोंगर ओलांडून पलीकडे गेलं म्हणजे ताबडतोब बिळाशी लागते तेथे जाऊन जाहीर घोषणा देऊन छोटीशी सभा भरवता येते का पहायचं मात्र हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे तेथे तुमची सभा व्हावी अशी मदत मी करेन पण तेथे प्रत्यक्ष सभा कशी करायची हे तुमच्या हुशारीवर अवलंबून आहे त्या गावात पोलिसांचा कडक पहारा आहे चळवळ्यांवरती त्यांची नजर राखून असते तेव्हा सबाव होणं काहीसं कठीण आहे शक्यता ही आहे की तुम्ही कदाचित बिळाशीमध्ये पकडले जाल आमची सर्व गोष्टींची तयारी होती त्यामुळे आम्ही याला होकार दिला ठरल्याप्रमाणे तास अर्ध्या तासाच्या अंतराने निरनिराळ्या गावची शेतकरी मंडळी दोन तीन दोन तीनच्या तुकडीने येऊन आम्हाला भेटू लागली लोकांवर झालेल्या अत्याचारामुळे ती माणसे चिडलेली होती पण घाबरलेली नव्हती हे पाहून आम्हाला फार हुरूप आला जनतेची चवळ उभी करायची म्हणजे तिला निर्भय करावे लागते आणि ही चिवट माणसे पाहून आम्हाला इतिहास काळातील मावळ्यांची आठवण झाली शिवाजी महाराजांच्या काळातही या डोंगराळ भागातील लोक असेच लढले असतील असे, असे चित्र माझ्या डोळ्यापुढे येऊन गेले आणि त्या लोकांच्याबद्दल आदर वाटला निदान दहा गावची माणसे आम्हाला भेटून गेली आम्ही त्यांना आश्वासन देत होतो तुमच्या संकटांची जिल्ह्याला व राज्याला कल्पना आहे तुमच्या विळाशीचं नाव सर्व राज्यभर प्रख्यात झालं आहे सर्व जनतेला तुमच्याबद्दल आदर आहे तुम्ही एकाकी आहात असं वाटून घेऊ नका तुमची निर्भयता कायम ठेवा आणि या वातावरणात कुठे ढिलाई होईल अशी गोष्ट होऊ देऊ नका पोलिसांच्या अत्याचाराबद्दल या लोकांना चिड होती आम्ही त्यांना समजावत होतो गांधीजींनी अहिंसेचा सा मार्ग सांगितला आहे याला निर्भय आणि धीराने तोंड द्यायला पाहिजे बरीच काही प्रश्नोत्तरे चर्चा होत होती परिणामी एक विश्वासाचे आणि धीराचे वातावरण आम्ही या मंडळीमध्ये निर्माण करू शकलो किंबहुना त्यांच्या वागण्या बोलण्यावरून आम्ही त्या संध्याकाळी बिळाशीला धीडपणे जावेळी असे आम्हाला तीव्रतेने वाटू लागले हे लोक येथे इतक्या सगळ्यात राहत असताना निदान आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे आम्ही जाहीर दिने प्रगट केले पाहिजे असे आम्हाला वाटत होते संध्याकाळ झाली दिवे लागणी झाली आणि देशपांडे यांचा निरोप घेऊन आम्ही त्यांचा वाडा सोडला डोंगर ओलांडून बिळाशीच्या हद्दीत शिरायला पाऊन तासाचा वेळ होता आमच्या हातात आमची एक एक पिशवी होती बिळाशीपर्यंत रस्ता दाखवण्यासाठी आमच्याबरोबर एक मार्गदर्शक तरुण मुलगा देशपांडे यांनी दिला होता त्याच्याबरोबर आम्ही आमचा प्रवास सुरू केला गावात प्रवेश केला तेव्हा सगळीकडे अंधार व निरव शांतता होती रात किड्यांची किरकिर मात्र ऐकू येत होती आम्ही गावच्या जवळपास जातो न जातो तोच एक मोठी शीळ ऐकू आली आम्हाला वाटले पोलिसांना आमच्या येण्याची बातमी लागली असावी पण आमच्याबरोबरच्या त तरुणाने सांगितले काळजी करू नका ही पोलिसांची शीळ नाही ही आपल्या माणसांनी लोकांना दिलेली सूचना आहे मला त्यांच्या संघटना चतुर्याचे मोठे आश्चर्य वाटले आम्ही तसेच पुढे गावात गेलो तेथे एक जाणते म्हातारे गृहस्थ आम्हाला भेटले त्यांनी सांगितले येथे पारावर बसा आणि काही काळजी करू नका पोलिसांची मी व्यवस्था करून आलो आहे थोड्याच वेळात येथे पाच पन्नास माणसं जमतील त्यांच्यापुढे तुमची सभा करा आणि मग तुमच्याबरोबर एक माणूस येईल त्याच्यासोबत गावातून बाहेर पडा तेथून पुढे कोठे व कसं जायचं ते मात्र तुमचं तुम्ही ठरवा मातारा इतक्या आत्मविश्वासाने बोलत होता की मला तर नवलच वाटले त्याने सांगितले त्याप्रमाणे आम्ही त्या पारावर बसलो आजूबाजूच्या घरातून एक एक माणूस तेथे येऊ लागला आम्ही आमच्या पिशवीतील झेंडे काढले आणि लोकांच्या हातातील काठ्या मागवून घेऊन त्यावर ते बांधले आणि फडकवले महात्मा गांधींच्या नावाने जय केला भारत मातेचा जय केला जमलेल्या लोकांच्या पुढे दिली त्यात त्यांचा सन्मान केला स्वातंत्र्यासाठी असहकारची चळवळ कशी चलवावी याचं आदर्श उदाहरण तुमच्या वेळाशीने घालून दिलं आहे तुमच्याबरोबर जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर सर्व जनता आहे हे सांगण्यासाठी आम्हाला पाठवलं हो आहे तुम्ही एकाकी नाही आहात जिल्ह्यामध्ये इतरत्र चळवळ कशी चालली आहे याचीही माहिती त्यांना दिली प्रत्येकी दहा पंधरा मिनिटांची आमची भाषणी झाली आणि आमची सभा संपली तेवढ्यात ज्या म्हातारबाने आम्हाला बोलावले होते तेथे ते आले रघुआनांनी म्हाताऱ्याला विचारले येथे पोलीस पार्टी आहे असं आम्हाला सांगितलं होतं पण पोलीस जर कुठे दिसले नाहीत त्यांनी सांगितले येथे आहेत जरूर पण त्यांची मी व्यवस्था करून आलो म्हटलं ना ते चिक्कार दरु पिऊन पडून राहिले आहेत त्यांना इथे काय चाललं आहे ही माहीत सुद्धा नाही तुमची सभा नीट झाली ना आता हे पोर बरोबर घ्या आणि तो दाखविल त्या रस्त्याने बाहेर पडा मात्र रात्रीच वारणा पलीकडे जा मग कुठेतरी थांबा मात्र तोपर्यंत थांबू नका असा त्यांनी सल्ला दिला व सोबतीला एक मुलगा दिला या तरुणाला बरोबर घेऊन तो दाखविल त्या रस्त्याने गावाच्या बाहेर पडलो आणि शेतातील पाय पुढे चालू लागलो आमी पुढे कुठे जाणार याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती तास दोन तास वाटचाल केल्यावर आम्हाला वारणा नदी लागली तो मुलगा माहितगार असल्याने त्याने आम्हाला नदीच्या उतारावर नेऊन पोचवले आणि सांगितले येथे नदी ओलांडून पलीकडे गेले की कोल्हापूर संस्थानाची हद्द लागते तेथे आम्ही निरोप पाठवला आहे कोणीतरी तुमच्या मदतीला येईल त्याप्रमाणे त्या रात्री गुडघ्याच्यावर असलेल्या पाण्यातून वाट काढत आम्ही नदी ओलांडली रात्रीची वेळ अनोळखी ठिकाण निश्चित कुठे जायची याची कल्पना नसल्यामुळे वाटणारी अस्वस्थता अशा परिस्थितीत आम्ही प्रवास करत होतो पण आमच्यावर सोपलेली कामगिरी आम्ही इतक्या सहजपणाने पुरी करू शकलो याचा आनंद आणि आश्चर्य मनामध्ये होते नदीच्या पलीकडे गेल्यावर एक गाव लागले आज मला त्या गावचे नाव आठवत नाही गावात प्रवेश करताच आम्हाला एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही थकला असाल तुम्हाला खायला दोन भाकरी आणून देतो त्या तुम्ही खा व देवळात जाऊन झोपा आम्हाला याचीच जरूर होती त्याने भाकरी चटणी आणि कांदा आणून दिला ते खाऊन आम्ही देवळात झोपी गेलो गेल्या दोन दिवसांच्या प्रवासाचा वो अनुभवाचा विचार करताना मनात हर्ष होत होता या साहसी जीवनात एक नाट्य होते रोमांचकारी अनुभव होते पकडले जाऊन तुरुंगात जाण्याची शक्यता पण होती पण ती टळली असल्यामुळे मनामध्ये एक नवी उमेद निर्माण झाली अशा प्रकारचे विचार करत आम्ही झोपी गेलो सकाळी उठून पुढच्या प्रवासाची दिशा आम्ही आखू लागलो जो कार्यकर्ता आम्हाला रात्री भेटला होता तो आला तेव्हा तेथून जवळपास कसे कुठे जायचे याची आम्ही थोडीफार चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर मलकापूर नावाचे गाव थोड्या अंतरावर आह तास दोन दसाच्या रस्त्यावर आह आम्ही तिकडे जाण्याचे ठरविले त्या मुलाला त्या गावाकडे जाणारा रस्ता दाखविण्यास सांगितले वाटेत आम्ही त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी कल्या आम्ही कोण होतो याची जरा थोडीफार कल्पना होती तरीसुद्धा तो, हो तरी तो आम्हाला सांगू लागला काल रात्री बिळाशीत फार मोठी सभा झाली मग वा अशा प्रसंगी जी अतिशयपूर्ण वर्णन येतात तशी तो करू लागला मला मनातून गंमत वाटत होती त्याने दाखवलेल्या रस्त्यावरून आम्ही प्रवास करून दीड दोन तासात मलकापूरला पोहोचलो मलकापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध गाव आहे माझ्या कल्पनेप्रमाणे त्यावेळी ते एखाद्या छोट्या संस्थानिकाचे कारभाराचे एक केंद्र होते त्यामुळे तेथे व्यापार उदीम बराचसा होता बऱ्यापैकी बाजारपेठ होती तिला लागूनच मोटार स्टॅण्डचे पटांगण आणि त्याच्या अवतीभोवती काही छोट्या छोट्या हॉटेलची गर्दी हे नेहमी दिसणारे दृश्य तेथेही दिसले तसल्या एका हॉटेलात आम्ही सकाळची निहाणी केली आमच्या आमच्याजवळचे खाण्याचे पदार्थ संपलेले होते आणि आम्हाला खूप भूक लागली होती किशात थोडेफार पैसे होते त्यामुळे खाण्यासारखे साधारणतः आवडीचे जे जे पदार्थ दिसले ते आम्ही थोडेफार मागवले त्यानंतरचा पुढचा दिवस कसा काढायचा याचा विचार आम्ही करू लागलो रघुवनांनी विचारले आपण आता कुठे जायचं आणि तेच पुढे म्हणाले कोल्हापूर मार्गे परत कराडला किंवा मलकापूरहून सरळखाली कोकणात मी म्हटले कोकणात जाऊन काय करणार त्यांनी सांगितले येथून घाट ओलांडला की साखरपे म्हणून गाव लागतं तो लहानसा मोटारींचा अड्डा आहे त्याच्या शहरी आमचं लिमयांचं मूळ गाव आहे तिथे जाऊन पेकी, कोणी आहे का ते पाहू त्यांना भेटून पुढे रत्नागिरीला जाव, असा माझा भेट आहे त्यांनी रत्नागिरीचं नाव काढताच मी प्रसन्न झालो त्यांनी विचारलं रत्नागिरीला जायला तू इतका उत्सुक का मी म्हणालो त्याला दोन कारण आहेत मी अजून समुद्र पाळलेला नाही समुद्र कसा दिसतो त्याच्या काठे उभं राहिलं म्हणजे कसं वाटलं हे मला माहीत नाही कृष्णा कोयनेच्या पावसाळी पुराच्या वेळी काठावर राहून त्यांची भर वेगाने वाहणारा तुडुंब भरलेला दोन्ही तटाण्या धरून वाहणारा विशाल प्रवाह मी अनेक वर्ष पाहिला आहे पण समुद्र ही गोष्ट अगदीच वेगळी आहे ती काय आहे याची कल्पना पुस्तकावरून आम्ही करतो पण प्रत्यक्षात मी तो पाहिलेला नाही रत्नागिरीला गेलो की समुद्र पाहायला मिळेल ही माझी अपेक्षा आहे आणि दुसरं कारण रत्नागिरीला सावरकर राहतात जर आपण काही करून सावरकरांना भेटू शकलो तर बरं होईल त्यांना पाण्याची माझी इच्छा आहे रघु माझा समुद्राविषयीचा आग्रह पटला नाही पण सावरकरांचा सा मुद्दा त्यांच्या मनाने ताबडतोब उचलून घेतला आणि कराडला परत न जाता खाली कोकणात जाण्याचा आमचा निर्णय पक्का झाला तास अर्ध्या तासात रत्नागिरीला जाणारी मोटार कोल्हापूर आली ती मध्ये आम्ही बसलो आणि माझा कोकणचा पहिला प्रवास सुरु झाला बलकापूर सोडून काही मैल पुढे गेल्यानंतर सह्याद्रीचा घाट लागतो एवढ्या मोठ्या घाटातून मी यापूर्वी प्रवास केलेला नव्हता मी पुण्यापर्यंत जाऊन आलो असल्यामुळे पुण्याच्या वाटेतील घाट मला माहीत होते पण हा बराच व अवघड घाट आहे मोटार घाटातून जात असताना एकसारखे वळसे घ्यावे लागत असल्यामुळे माझे पोट काहीसे डसमळून व हाजरून गेले होते पण अगदीच ताब्याच्या बाहेर गेले नाही घाट संपल्यावर थोड्याच वेळात गाडी साखर प्याला थांबली आम्ही साखर प्याला उतरलो माझ्या माहितीचे तिथे कोणीच नव्हते रघु तसा धीट आणि सगळ्यांशी मोकळा बोलणारा माणूस होता त्यांनी लिमयानचे जे गाव होते त्यांचे नाव मी आता विसरलो आहे त्या गावाचा रस्ता कुणाला विचारला आणि तो समजल्यानंतर त्या दिशेनं आमची पुन्हा पायपीट सुरू झाली लिमयांच्या मूळ गावी रघुअनाही प्रथमच आले होते तसे लिमये मसूरमध्ये गेल्या तीन चार पिढ्या राहिले होते पण आपल्या पूजाचे मूळ गाव पहावे ही माणसाची आंतरिक इच्छा असते ती इतकी तीव्र असते की त्या ओढीने माणूस बेचेन होतो त्याच ओढीने रघुआना तेथे आले होते त्यांना मी विचारले तुमचं घर बिर आहे का ते म्हणाले अरे कुठले घर गर। आमच्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांकडून आमचं हे मूळ गाव समजलं व आम्ही मूळचे येथले असं मी ऐकलं आहे तेव्हा वाटले की लिमईंचं हे मूळ ठिकाण पहावं मी म्हटलं आता येथे तुमच्यापैकी कोणी लिमय उरले आहेत की काय ते जरी तुम्हाला माहीत आहे काय ते म्हणाले होय आमच्या मूळ घराण्यापैकी कोणाची तरी एक दोन घरं येते आहेत त्यांची माहितीकडून ते भात का पाहूया आणि त्या गावात पोचल्यानंतर आम्ही पुन्हा लिमयांची चौकशी केली आणि अखेर त्यांची भेट झाली रघुअणांनी आपली स्वतःची सविस्तर माहिती त्यांना दिली त्या मंडळींना फारसे अगत्य किंवा उत्साह दाखवला नाही पण अगदीच टाकल्यासारखेही केले नाही मी रघुअणांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले ते म्हणाले आमा कोकणास्तांचा हा मूळ स्वभाव आहे देशावर तीन चार पिढ्या गेल्यामुळे मी देशस्थच झालो आहे पण माझ्यावरून तू येथील मंडळींची कल्पना करू नकोस रघुअणांच्या बरोबर आम्ही गाव फिरून पाहिले लिमयांच्या पूर्वीच्या ज्या खोटीच्या जमिनी होत्या तिकडे चक्कर मारून आलो आणि दुपारच्या जेवणासाठी रघुअणांच्या त्या दूरच्या नातेवाईकांच्या घरी आम्ही पोहोचलो रघू माझ्याबद्दल आधीच सांगून ठेवले होते की मी मराठा आहे तेव्हा त्यांच्या घरात माझ्यासाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली होती आणि त्या मंडईची आज स्वतंत्र व्यवस्था होती हा प्रकार पाहून रघु अण्णा काहीसे ओशाळले त्यांनी आपल्या लिमयनातवायकांना सांगितले तुम्ही आज जेवा मी आणि यशवंत बाहेरच जेवायला बसू त्या मंडळींना लिमयंचे बोलणे ऐकून कसेसेच वाटले पण आता आम्ही त्यांच्या घरीच आलो होतो त्यामुळे त्यांचा उपाय नव्हता आम्ही दोघेही बाहेर बसून जेवलो एक वेळ माझ्या मनात येऊन गेले की मी या घरात आलो नसतो तर बरे झाले असते पण रघुअणांनी कशी वशी वेळ मारून नेली जेवण झाल्यावर ते गाव सोडून आम्ही परत साखरप्याला पोहोचलो तेथून पुढे रत्नागिरीला जायचे ठरले होते रघुअणांनी लिमाईंपैकी कोणी रत्नागिरीला आहे काय याची आधी चौकशी करून घेतली होती आणि त्यांना तशी माहिती मिळालीही होती रत्नागिरीला पोहोचल्यानंतर ज्या लिमाईंची चौकशी रघुअणां आणि मी करत होतो त्यांच्या घरी गेलो मला स्वतःला तिथली काही माहिती नसल्यामुळे रघुआण्नांच्या पाठोपाठ जाण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा मार्गच नव्हता याही लिव्यांच्या घरी तसाच अनुभव येणार काय या, का या चिंतेने मी काळजीत होतो म्हणून रघुआण्णांना मी सांगितले रघुआण्णा माझ्यामुळे तुम्ही अडचणीत पडू नका येथे एखाद्या खानावळीत माझी जीवनाची स्वतंत्र व्यवस्था करा तुमची अडचण होऊ देऊ नका ते म्हणाले खर रे पण आपल्याला रत्नागिरीत राहून सावरकरांना भेटायचं आहे ना मग कुठेतरी राहण्याची व्यवस्था केलीच पाहिजे म्हणून मी माझ्या नातेवाईकांची चौकशी करून राहिलो आहे आणि चौकशी अंती त्यांचा नातेवाईक सापडला सुदैवाने हा त्यांचा नातेवाईक नव्या बनवतला होता त्यांनी रघुअण्णांचं जितक्या प्रमाणे स्वागत केले तितक्याच प्रमाणे माझेही स्वागत केले त्यामुळे रत्नागिरीच्या या लिमयांच्या घरी आम्ही दोन दिवस मोठ्या मोकळेपणाने राहू शकलो आमच्या रत्नागिरीच्या भेटीचा उद्देश पूरा करण्यासाठी म्हणून पहिले काही काम केले असेल तर ते म्हणजे रघुअणांना घेऊन रत्नागिरी शहर आणि रत्नागिरीचा समुद्रकिनारा पाहायला गेलो मिर्या बंदराच्या बाजूला जाऊन समुद्र पाहिला तर चांगले दृश्य पाहायला सापडेल असे आम्हाला एक स्थानिक इस्माने सांगितले बराच वेळ चालत राहिलो आणि मी एकदम लख दिशी समुद्र पाहिला मन हरकून गेले प्रसन्न झाले त्याचा केवढा अवाढव्य विस्तार होता सकाळच्या प्रहरी शांत वातावरणात समुद्र पाहिला त्यामुळे त्याची विशाल रूप कार्तिक मार्गशीच्या महिन्यात दिसणाऱ्या निळ्याभोर आकाशासारखे वाटले कितीतरी वेळ मी आणि रघुवांना तेथे सागरतिरी ते बसून होतो तोडातून शब्द बाहेर पडत नव्हता हो लाटांची धीर गंभीर गाज वातावरणात भरून राहिली होती समुद्रावरजून नजर काढाविषयी वाटत नव्हती हो माझ्या आयुष्यात मी पाहिलेला हा पहिला समुद्र समुद्र पाहात बराच वेळ काढल्यानंतर आम्ही परतलो घरी आल्यानंतर रघुआांना म्हणाले सावरकरांना भेटण्याची काही व्यवस्था होत काय पाहून येतो आम्ही ज्या लिमयांच्या घरी उतरलो होतो त्यांची सावरकरांशी जवळची ओळख होती त्यांनी मुलाखत रोंगेतो असं सांगितले रघुआांना परत आल दुसऱ्या दिवशी सकाळची दहाची वेळ ठरली होती काय योगायोग आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहसी व्यक्तिमत्वासंबंधी आम्ही कित्येक गोष्टी ऐकल्या होत्या वाचल्या होत्या श्रद्धानंदमध्ये प्रसिद्ध होत असलेली त्यांची माझी जन्मटेप ही काळ्या पाण्याच्या शिक्षेची आत्मकहानी मी अधूनमजून वाचली होती स्वातंत्र्यासाठी बेहोशीने आपले जीवन उधळून टाकणाऱ्या त्या सावरकरांच्या मूर्तीला आपण केव्हा पाहतो असे होऊन गेलो होते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता आम्ही त्यांच्या घराशी गेलो एक जिना चढून वर गेलो आम्हाला एका मध्यमच्या खोली चार खुर्च्या होत्या ते ते बस तेथे बसविण्यात आले आज सावरकरांना कोणीतरी भेटायला आले होते त्यांच्याशी ते, ते बोलत होते त्यांचा आवाज कानावर येत होता ती माणसे उठून गेल्यानंतर आम्हाला भेटण्यासाठी ते बाहेर आले आम्ही उठून त्यांना नमस्कार केला मध्यम उंचीचे काईचे किरकोळ बांध्याचे डोळ्यावर चष्मा आणि त्या पगडीकडून पाहणारी त्यांची भेदक नजर अशी ती मूर्ती समोर आली अंगात स्वच्छ पांढरा सदरा आणि तितके स्वच्छ पांढरे सैलशेद होतर पायात साध्या वाहना अशा घरगुती वेशात होते त्यांनी आमचे कुशल विचारले आमची नावे विचारली मी अजून हायस्कूलमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे हे ऐकून त्यांनी कौतुकाने विचारले एवढा लांब प्रवास कशासाठी केलास बाळ मग रघुअणांनी आम्ही मिठाच्या सत्याग्रहातील काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत अशी माहिती दिली बिळाशीच्या बंडाची हकीकत त्यांना सांगितली आणि तिथे नुकतेच जाऊन आलो तीही हकीकत सांगितली तेव्हा सावरकरांच्या त्या तेजस्वी डोळ्यात काहीसे हसू दिसले मोठेच पराक्रमी दिसता तुम्ही खळखळून असत ते म्हणाले थोड्या वेळाने ते म्हणाले तुम्हाला मला काही विचारायचं आहे काय मी सांगितले निदान मला काही विचारायचं नाही मला फक्त आपनास आपणास डोळेवरून पाहायचं होतं ते उठून माझ्याजवळ आले माझ्यात बघण्यासारखं काय आहे मी तुमच्यासारखाच माणूस तुमच्या आधी काही वर्ष जन्माला आलो देश सेवेचं व्रत घेतलं आणि बलिदानाची प्रतिज्ञा करून कामाला लागलो यात विशेष काय आहे आमच्या पिढीने त्यांना जे योग्य वाटलं ते करायचा प्रयत्न केला आता तुमची नवी पिढी काय करते ते पाहायचं आहे आणि नंतर ते गंभीरहून खाली बसले त्यांना आठवण झाली नाशिकच्या अनंत कानेरेची, ते म्हणाले तुम्ही मंडई नेहमी मोठ्या संख्येने चांगले काम करत आहात परंतु स्वातंत्र्य आंदोलनासाठी जेव्हा कोणी चौतीभोवती तयार होत नव्हतं तेव्हा एकाकीपणाने आम्ही हे राष्ट्रकार्य करत होतो त्यातले अनंत कान्हरे फासावर गेले हल्लीचे तुम्ही लोक त्या बलिदानाला विसरला आहात अशी मला उगीच हळहळ वाटते रघुआणाने सांगितले आम्ही कसं विसरू आपल्या आपल्याकडून स्फूर्ती घेऊन त्यांनी बलिदान केलं म्हणूनच आपला दर्शन घ्यायला आम्ही आलो आहोत सावरकरांना बरे वाटले नंतर त्यांनी आमचे इतर कुशल विचारले व आम्हाला सदिच्छा दिल्या त्यांचा निरोप घेऊन आम्ही त्या घराबाहेर पडलो सागर आणि सावरकर हे रत्नागिरीत एकाच वेळी पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे रत्नागिरीची माझी आठवण या भेटीशी कायमची संलग्न झालेली आहे दुसऱ्या दिवशी आम्ही चिपळूण मार्गे कराडला पोहोचलो रघु अण्णांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ नेत्यांना घडलखि गोष्टीचा व झालखि कामाचा अहवाल द्यावा असे असल्यामुळे मी त्यातून मुक्त झालो मी समुद्र आणि सावरकर यांची गोष्ट माझ्या मित्रांना किव्हा एकदा सांगित असे मला झाल होते। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कृष्णच्या वाळवंटात आमचा गप्पांचा फळ बसला बिळाशीच्या भीतीपासून समुद्र आणि सावरकर यांच्या दर्शनापर्यंतच्या सगळ्या हकीकती जेव्हा मी माझ्या तरुण मित्रांना सांगितल्या तेव्हा त्या तोळ विस्पारून करून ऐकत होत बिळाश इथल्या पोलिसांच्या झोपेमुळे आम्ही बचावलो हे ऐकून ते खूप हसले पण सावरकरांच्या भेटीच्या हकीगतीमुळे ते माझ्याकडे काहीशा आजराच्या भावनेने पाहू लागले सावरकरांशी आम्ही प्रत्यक्ष बोललो हे त्यांना खरेच वाटले नाही मी जेव्हा ते कसे दिसतात कसे बोलतात याचे वर्णन सांगितले तेव्हा मात्र ते लक्ष लावून ऐकू लागले आमच्या भेटीचा सारा वृत्तांत व तपशील त्यांना सांगितला तेव्हा त्यांचा त्यावर विश्वास बसला मीही आपण कोणीतरी आहोत अशा रुभावात त्यांना हे सगळं सांगत होतो ज्या घटनेनं मला काही शिकवले आणि माझ्यावर कायमचा परिणाम केला अशा एकोणीशे तीस सालच्या माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटनांपैकी ही एक घटना आहे